वाल्मिकी रामायण आरण्यकांड स्वर्ग विसावा मग ती भयंकर शिरपणघा रामाच्या आश्रमाकडे गेली आश्रमा गे आणि तिने सह त्या दोन भावांना दाखवून दिली त्याने महाबलवान रामाला सह आणि लक्ष्मणासह पर्णशालेत बसलेला पाहिला कांतीयुक्त राम ते राक्षसालेले पाहून तेजस्वी भ्रात्या लक्ष्मणाला म्हणाला थोडा वेळ लक्ष्मणा तू सीतेच्या अगदी जवळ राहा त्या राक्षसीच्या पावलावर पाऊल ठेवून या आलेल्यांना मी मारून टाकतो स्वतःला राघवाच्या मान देऊन लक्ष्मण बरे म्हणाला सज्ज केले आणि तो महात्मा आम्ही दोघे दशरथाचे पुत्र राम लक्ष्मण आहोत सीतेला बरोबर घेऊन दुर्गम दंडकारण्यात आलेले आहोत आम्ही दोघे फळेमुळे खाऊन इंद्रियांचे दमन करून दंडकारण्यात राहणारे ब्रह्मचारी तापस आहोत आमची संतोषाकरता येथे माघार घेऊन जाणे योग्य नाही राक्षसानो जर तुम्हाला तुमच्या तुम्हा प्राणांची इच्छा असेल तर मात्र परत जा त्याचे ते बोलणे ऐकून ते हाती भाले घेतलेले क्रुद्ध ब्राह्मण घातकी चौदा राक्षस बोलले त्या भयानक राक्षसांचे डोळे लाल झाले होते तसेच लाल डोळे केलेला रामाला त्याचा पराक्रम न पाहिल्यामुळे मनात आनंद मानून तो मधुर बोलला असता कठोर वाणी उच्चारून ते म्हणाले आमचा स्वामी महात्मा खरं त्याच्या मनात क्रोध उत्पन्न होऊन तूच युद्धात आमच्याकडून या क्षणी मारला जाशील रणाच्या धुमश्चक्रीत आम्हा पुष्कळांपुढे तुझी एकाची शक्ती ती घेतील तू उभा राहू शकणार नाहीस मग युद्ध करण्याची तर गोष्ट दूर भाले पट्टे चालू लागलो की तू तु तुझ्या तु तु तु तु हाती आवळून धरलेले धनुष्य तुझी शक्ती आणि तुझे प्राण टाकून देशील असे बोलून त्या चौदा राक्षसांनी युद्ध सुरू केले ते आयुध्याने खडग उगारून रामाच्या अंगावरच धावून आले अजिंक्य राघवाच्या अंगावर त्यांनी भाले फेकले ते सगळे चौदा भाले काकुच्छ राणाने तोडून टाकले मग महा रामाने सारखे चकाकणारे बाण पाहून हाती घेतले आणि अत्यंत क्रुध होऊन ते चौदा उत्तम धारधार बाण धनुष्यावर चढवून राक्षसांवर त्याने नेम धरला इंद्राने वज्रे टाकावी तसे रामाने ते बाण सोडले त्या बाणाने वेगाने जाऊन राक्षसांची उरे फोडली आणि ते रक्त बंबा झाले आणि वारुळातून काढलेले सर्प जसे वळवळत पडावे तसे ते भूमीवर पडले त्या बाणाने उरे फोटून ते मळ ते मूळ तुटलेल्या वृक्षांसारखे भूमीवर पडले रक्ताच्या थारोळ्यात वाकडे तिकडे होऊन प्राण जाऊन ते पडले ते भूमीवर पडलेल्या पाहताच क्रोधाने राक्षसीचे भान हरपले तिच्या अंगातले रक्त काहीसे सुकले ती खराकडे गेली आणि चीक बाहेर पडणाऱ्या लतेप्रमाणे पुन्हा दुःख करील ते खाली पडले शोकाने आर धावून भावाच्या पुढ्यात तिने मोठा आरडावडा केला आणि तोंड वाकडे करून हेल काढीत ती आसवेगळू लागली रणात राक्षस पडलेले पाहून तिथून शिरपणखा परत धावत गेले आणि तिने आपला भाऊ खरं याला सगळ्या राक्षसांचा वध झाल्याचे सांगितले अरण्यकांडाचा विसावासर्ग समाप्त